स्कंद सहावा अध्याय सातवा इंद्राचा अज्ञातवास वृत्रासुराच्या वधानंतर विष्णू स्वस्थानी गेले ब्रम्हत्येच्या पातकामुळे इंद्र शंकाकुल झाला तो भीतीग्रस्त होऊन आपल्या नगरीत गेला इकडे मुनिजन मात्र भयभीत झाले ते म्हणू लागले अरे रे वृत्रासुराला फसून इंद्राने त्याचा वध केला खरोखरच आम्ही मुनि या संजनेस पात्र आहोत काय आमच्या हातून हे पातक घडले आहे आमच्याच वचनावरून वृत्राने इंद्रावर विश्वास ठेवला इंद्रा बरोबर आम्हीही विश्वासघातकी ठरलो कप्ताने शपथा घेऊन आम्ही वृत्राला फसवले म्हणून आमचा धिक्कार असो विष्णून प्रवेश करून महापातक केले आहे धर्म अर्थ काम मोक्ष या चार पुरुषार्थांपैकी मधले दोनच पुरुषार्थ या त्रैलोक्यात आहेत धर्म आणि मोक्ष हे नष्ट झाले आहेत केवळ दंभरूप शब्दवाद छिल्लक राहिला आहे असे म्हणून ऋषी पश्चाताप करू लागले इकडे पुत्राच्या मृत्यूमुळे त्वष्टा अधिकच शोकविवल झाला त्याने पुत्राचे त्याने शाप दिला इंद्राने खोट्या शब्दा घेऊन माझ्या पुत्राचा घात केला म्हणून इंद्राला भयंकर दुःख भोगावे लागेल असे संतापने म्हणून तो त्वष्टा मेरू पर्वतावर जाऊन उग्रतप करू लागला देव असुर मानव यापैकी कोणीही असला तरी कर्माचे फल भोगावेच लागते विष्णुने केवळ आपत्काल म्हणून केले पण त्यानंतर पुढे विष्णून इंद्राला केले नाही। संसारात आपत्काली आपत उपयोगी पडत नाही पिता माता भ्राता सहोदर सेवक मित्र औरसपुत्र यापैकी कोणाचेही दैव प्रतिकूल झाले असताना त्याला सहाय्य करता उरत नाही इकडे इंद्र निश्चित झाला देवानीही त्याला शाम दिला त्याला ते ब्रह्मघातकी म्हणू लागले इंद्राने वाईट कर्म केले अशी सर्वत्र चर्चा झाली खरोखर इंद्र अथवा विष्णू शिवाय वचन देऊन विश्वासघात करणारा दुसरा कोणी नाही असे सर्व बोलू लागले अशा रीतीने सर्वत्र इंद्राची निंदा झाली अहो सहजगत्या मार्गामध्ये भेट झाल्यावर विसरून हसतमुखाने निष्पाप असून ती राजा ही स्वर्गातून च्यूत होऊन अठरा युगे खेकडा झाला भृगुपत्नीचा शिरच्छेद केल्यामुळे भृगुशापामुळे विष्णूला मकरसारख्या पशु योनीत जन्म घ्यावा लागला वामन होऊन याचक व्हावे लागले रामावतारी पत्नी वियोगाचे दुःख भोगावे लागले याच कारणावरून ब्रम्ह हत्येच्या पातकासाठी इंद्राला स्वतःचे स्थान सोडावे लागले एकदा इंद्र भीतीने भ्रांतीने निच्चे पडून सुस्कारे सोडित होता तेव्हा इंद्राणी म्हणाली हे प्रभू आपल्या शत्रूचा नाच झाला असताही आपण दुःखी का होता आपल्या चिंतेचे कारण सांगा आता आपणाला बलाढ्य शत्रू राहिला नाही इंद्र म्हणाला हे राजनी ब्रह्महेच्या दोषामुळे मी भयभीत झालो आहे त्यामुळे अशी सारखी चिंता लागून राहिली आहे मन स्वस्थ होत नाही प्रिय पत्नी अशी तू असता मला सुख लाभत नाही कोठे जावे काय करावे अशी सारखी चिंता लागून राहिली आहे मन स्वस्थ होत नाही असे त्याने आपल्या प्रिय भारेला सांगितल्यावर इंद्रपत्नी ही शोकमग्न झाली शोकाने कृष झालेल्या इंद्राने सत्वर घर सोडले आणि तो भीतीने एका कमलात प्रविष्ट झाला त्यावेळेपासून इंद्राचे ठिकाण कोणालाच सापडे ना करीत तो पाण्यात राहू लागला इंद्रिय विकल झालेला इंद्र कधी, -कधी गुप्ततेने एकटाच विहार करीत असे अशा रीतीने इंद्र नाहीसा झाल्यावर देव काळजी करू लागले विश्वात उत्पात होऊ लागले ऋषी सिद्ध गंधर्व सर्वजण भयभीत झाले जिकडे तिकडे अराजक माजले आवर्षण पडून नद्या आणि सरोवरे उदकू लागले अशी सर्वत्र अराजकता माजल्यावर देवता मुनी यांनी एकत्र येऊन विचारपूर्वक राजा नहोशाला इंद्रपत दिले मूळच धर्मनिष्ठ नहोश राजा इंद्रपत प्राप्त होताच विषयासक्त होऊन उपवनात अप्सरांसह क्रीडा करू लागला एकदा त्याच्या मनात इंद्राणी बद्दल अभिलाषा उत्पन्न झाली तो राजा ऋषींना म्हणाला हे मुनी हो हे अमर हो इंद्राणी माझक काय येत नाही तुम्ही सर्वांनी मला इंद्र केले आहे तेव्हा माझे प्रिय करण्यासाठी इंद्राणीला मजकडे पाठवा मी त्रैलोक अधिपती असल्याने इंद्राणी माझ्याकडे आलीच पाहिजे हे ऐकल्यावर सर्वजण चिंतामग्न झाले ते सर्वजण इंद्रपत्नीकडे जाऊन म्हणाले हे देवी आम्ही सर्वांनी नहुषाला इंद्र केले पण आता तो इंद्रपत्नीची इच्छा करीत आहे तेव्हा सांप्रत आम्ही काय करावे हे ऐकल्यावर दुःखीत इंद्राणी म्हणाली हे देव हो माझे रक्षण करा मी आपणाला शरण आले आहे बृहस्पती म्हणाला हे देवी तू भिऊ नकोस नहुष पापाने मोहित झाला आहे आम्ही अधर्म करून तुला त्याच्याकडे पाठवणार नाही शरणागत आणि दिनाला शत्रूच्या हाती देणे म्हणजे अधमपणा आहे सुंदरी तू निश्चिंत रहा अद्याय सत्वा समाप्त